श्रीमद भागवत महापुराण स्कंद आठवा अध्याय दहावा देवासुर संग्राम श्री शुकदेव म्हणतात परीक्षिता जरी दैत्य दानवांनी मोठ्या हुशारीने समुद्रमंथनासाठी प्रयत्न केले होते तरी सुद्धा भगवंतांशी विनमुख असल्या कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही हे राजन भगवंताने समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रांनिशी देवांवर हल्ला चढवला इकडे सर्व देवांनी एकतर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता त्यामुळे ते सुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले राजा क्षीर क्षीरसागराच्या किनाऱ्यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला हाच देवासुर संग्राम होय तेथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी बांड आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले त्यावेळी शंख तुतऱ्या मृदंग नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले तसेच हत्तींचे छितकार, घोड्यांची खिंकाळणी रथांचे खडखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने हलकल्लोळ माजला रणभूमीवर रथींबरोबर रथी पायदळाबरोबर पायदळ घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले त्यापैकी काहीवीर उंटावर हत्तीवर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 ससे मनुष्य बकऱ्या काळवीट हंस आणि डुकऱ्यावर चढून बसले होते हे राजा अशा प्रकारे पाण्यात जमिनीवर आणि आकाशात राहणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यामध्ये पुढे घुसले राजा त्यावेळी रंगीबेरंगी ध्वज शुभ्रछत्रे रत्नजडीत दंड असलेले बहुमूल्य पंखे मोरपंख चौऱ्या आणि वाऱ्याने उडणारे दुपट्टे पगड्या चकाकणारी कवचे अलंकार सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे तसेच वीरांच्या रांगा यामुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे अशा शोभत होत्या परीक्षिता रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळीराजा मयदानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तिथे जाणाऱ्या विमानावर आरूढ झाला युद्धाची सर्वसामग्री त्यात होती परीक्षिता इतके आश्चर्यकारक होते कि कभी दिसत अे तो कभी अदृश्य होत को करता नी संग कसे शक्य है श्रेष्ठ विमानत राजा बली मोटमोटा सेनापतिंसह बसला होता ढालले चामे श्रेष्ठ छत्र तो उद्या चलावर चंद्राप्रमा शोभत होता त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमुची शंभर बाण विप्रचित्ती अयोमुख द्विमूर्धा कालनाभ प्रहेती हेती इलवल शकुनी भूतसंताप दौष्ट, विरोचन हयग्रीव शंकुशिरा कपिल मेघदुंधुबी तारक चक्राक्ष शुंभ निशुंभ जंभ उत्कल अरिष्ट अरिष्टनेमी त्रिपुराधिपति मय पौलोम कालयकवच वगैरे सेना विभाग प्रमुख होते हैं सर्वज समुद्रवंथन करना सामिल धाले होते परंतु तना अमृत हिस्सा मिला नहीं फक्त क्लेश हाथी लगले या सर्व असुर एकदा नवे अनेक वेला देवता युद्धा पराभूत के होते म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनात करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजू लागले तेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला तो स्वयं प्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला तेव्हा अनेक झऱ्यांनी शोभणाऱ्या उदयाचलावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाने ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण तसेच आपापल्या गणांसह वायू अग्नी, वरुण इत्यादी लोकपाल येऊन उभे ठाकले दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिले दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले कोणी पुढे जात होता तर कोणी नावे घेऊन ललकारत होता कोणी कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करीत होता बलि इंद्राशी कार्तिकस्वामी तारकासुराशी वरुण हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले यमराज कालनाभाशी विश्वकर्मा मयाशी शंभरासुर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लडू लागले नमुची अपराजिताशी अश्विनी कुमार वृषपर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्रांशी युद्ध करू लागले राहूबरोबर चंद्राचे आणि पुलोमा बरोबर वायूचे युद्ध झाले भद्रकाली देवी निकु निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली परीक्षिता जंभासुराशी महादेवांची महिषासुराशी अग्निदेवाची आणि वातापी तसेच इलवलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्रांची लढाई जुंपली दुर्मर्शाची कामदेवाची उत्कलाची मातृगणांशी शुक्राचार्यांची बृहस्पतीशी नरकासुराशी शनेश्चराशी लढाई होऊ लागली निवात कवचाबरोबर मरुदगणांचा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 गोफणी चक्रे गदा दुधारी तलवारी पट्टे शक्ती कोलिते भाले परशु तलवारी मोदगल आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती घोडे रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्नभिन्न होऊ लागले कोणाचे हात कोणाच्या मांड्या कोणाची मान कोणाचे पाय तुटून पडले तर काही जणांच्या ध्वजा धनुष्य कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले त्यांच्या पायांशी आदळ आपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती की तिने दिशा आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धूळीचे नावही राहिले नाही त्यानंतर लढायचे मैदान तुटून पडलेल्या डोक्याने भरून गेले कुणाचे मुकुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यातून क्रोध पकट होत होता काही जणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठ्या मोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपापल्या आप हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागले <coughs> राजा बलीने 10 इंद्रावर तीन ऐरावत हत्तीवर चार हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि एक माहुतावर असे बाण सोडले पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणाने हसत हसत तोडून टाकले इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चढून आगेचा लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली यानंतर बलीने एकापाठोपाठ एक शूल भाला तोमर आणि शक्ती हातात घेतली परंतु तो जे जे शास्त्र त्याचे इंद्र तुकडे करून टाके परीक्षिताून वडव्याने जळणारे वृक्ष आणि कर्वतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला त्यानंतर मोठमोठे विषारी साप विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले सिंह वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले परीक्षिता हातामध्ये शूळ घेऊन मारा तोडा असे ओरडत शेकडो नागड्या उघड्या राक्षसणी आणि राक्षस सुद्धा तेथे प्रकट झाले काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोऱ्याने गर्जना होणे सुरू झाले विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरू होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले दैत्यराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली त्या आगीने वाऱ्याच्या सहाय्याने देवसेना जाळाव्यास सुरुवात केली थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया, माया निर्माण केल्या तेव्हा देवांचे से सैनिक घाबरून गेले परीक्षिता जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रगट झाले त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते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 या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतानी आपल्या चक्राने उडवली त्यानंतर माल्यवानाने भगवंताना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला परंतु त्याच क्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतानी चक्राने तोडले इथे श्रीमद् भागवते महापुराने पारमहंश्याम संहितायाम अष्टमस्कंधे दशमो देवासुरसंग्रा दशमोध्याय श्रीकृष्णारणमस्तु हरे नम